पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंगावी कामातूर नावाचा एक वाणी राहत होता पहिली बायको मेल्यावर त्याने कामविकाराला वश होऊन एका गरीब वाण्याला बरेचसे द्रव्य देऊन त्याच्या तरुण मुलीशी लग्न केले दुःखातील एकाने ती म्हाताऱ्या वाण्याकडे पाहवा याला तयार होईल ना तेही बरोबरच आहे कारण ज्याच्या डोक्याचे सर्व ते पांढरे शुभ्र झाले आहेत व ज्याच्या शरीराचे हाड दिसते अशा म्हाताऱ्याला तरुण स्त्रिया चांडाळ वस्तीतील विहिरीप्रमाणे त्याज्य व तिरस्कृत समजतात शिवाय ज्याच्या अंगाला सुरपुत्या पडल्या आहेत ज्याची चाळण्याची गती मंदावली आहे ज्याचे दात पडून गेले आहेत ज्याची दृष्टी स्थिर नाही त्याचे रूप नाहीसे झाले आहे व ज्याच्या तोंडातून लाळ गळू लागले आहे अशा म्हाताऱ्या माणसाशी त्याचे नातेवाईक बोलत नाहीत किंवा त्याची पत्नीही त्याची शुश्रूषा करीत नाही आणि मुळेही त्याची अवहेलना करतात एकदा त्या म्हाताऱ्या वाण्याची तरुण पत्नी त्याच्याकडे पाठ करून बिछाण्यावर निघली असता त्यांच्या घरात चोर शिरला त्या चोराला पाहतात भीती वाटून तिने आपल्या वृद्धपतीला घट्ट मिठी मारली त्या म्हाताऱ्याला आश्चर्यच वाटले त्याची सर्व गात्रे रोमांची झाली आणि त्याच्या मनात विचारायला आज ही एवढे दृढा आलिंगन का देत आहे तो जरा बिरखुल पाहू लागला तोच त्याला एका कोपऱ्यात एक चोर उभा असलेला दिसला तेव्हा त्याच्या प्रकाश पडला की त्या चोराच्या भीतीने तिने आलिंगन दिले आहे ते ध्यानात येताच तो चोराला म्हणाला जी नेहमी काळीत असे तीच आज मला निश्चंकपणे आलिंगन देत आहे तेव्हा तुझे कल्याण असो या घरात जे जे माझे आहे ते ते घेऊन जा त्यावर चोर सुद्धा म्हणाला खरोखर घेऊन जाण्यासारखे काय आहे ते मी आज पाहतच नाही तुझी पत्नी तुला आलिंग तर जे नेण्यासारखे असेल ते घेऊन जायला मी पुन्हा येईल गोष्ट संपून दीप्पाक्ष म्हणाला म्हणून म्हणतो की चोर असला तरी त्याने उपकार केले तर ते चांगलेच समजतात मग शरण आलेल्याचे काही महत्व नाही का शिवाय याला कावळ्यांनी वाईट रीतीने वागविल्यामुळे तो, तो आपल्याला वश झाला आहे कावळ्यांची मर्मस्थानी दाखवण्यासही त्याचा आपल्याला हो उपयोग होईलच म्हणून त्याला जीवदान द्यावे हरिमर्दनाने शेवटी आपल्या वक्रनाथ सचिवाला विचारले आता या परिस्थितीत तुझा काय सल्ला आहे वक्रनाथ म्हणाला महाराज याला जीवदान द्यावे योग्य शत्रू असले तरी एकमेकांशी वाद करीत चोराने प्राण वाचविला आणि राक्षसाने काही वाचवल्यान हरिमर्दन म्हणाला हे कसे वक्रनाथ म्हणाला ऐका